तीनशे एकोणपन्नासावा सांख्यादी भिन्न मार्ग व व्यासांचे पूर्वजन्म जन्मे जे विचारतो हे ब्रह्मर्षे लोकात पाहावे तो सांख्य योग वेदाचा आरण्य भाग व पाचरात्र असे भिन्न भिन्न ज्ञान द्ना मार्ग चालू आहेत तर हे सर्व एकनिष्ठ आहेत किंवा यांचे धोरण परस्परापासून भिन्न आहे ते कसे ते माझे प्रश्नावरून आपण मला सांगा आणि या भिन्न मार्गांची ही कसकशी झाली तेही क्रमवार मला सांगा वैशंपान उत्तर करतात पराशर मुनींशी द्वीपामध्ये संयोग पाहून सत्यवतीने ज्या बहुज्ञानी श्रेष्ठ व उदार अशा पुत्रास निर्माण केले त्या अज्ञानरूपी अंधकार दूर करणाऱ्या महर्षी व्यासांना माझा नमस्कार असो या व्यासास कोणी नारायणाचा सहावा अवतारच म्हणतात किंवा जो पितामहापासून उत्पत्तिक्रमाने सहाव आहे जो महर्षी हिरण्यगर्भाचे ऐश्वर्याने युक्त असून जो नारायणाचे अंशापासून उत्पन्न झाला असल्याने ज्याला नारायणाचा पुत्र असेही म्हणतात असा तो कृष्णद्वैपायन वेदांचा केवळ समुद्रच होय या अज आणि पुराण अशा वेदनिधी महात्मा व्यासाला कृतयुगाचे काली महेश्वरीवान नारायणाने स्वतःचा पुत्र म्हणून निर्माण केले जन्मेजे जे विचारतो द्विजश्रेष्ठ आपण पूर्वी व्यासांची उत्पत्ती सांगताना मला असे सांगितले की वसिष्ठाचा पुत्र शक्ती शक्तीचा पुत्र पराशर पराशराचा पुत्र हा कृष्ण द्वैपाईन म्हणे असे असता आपण आता व्यास साक्षात नारायणाचा पुत्र असेही सांगता हे कसे आपण हे जे नारायणापासूनचे तेजस्वी व्यासांचे जन्म सांगता ते मी म्हणतो त्या जन्माचे अगोदरचे एखादे जन्मतर तर नाही ना, ना। आपण बुद्धिमान आहात यातील तथ्य काय ते सांगा वैशमपाय सांगतात ऐक माझे गुरु महाधर्मिष्ठ तपोनिधी व्यास वेदार्ध सांगण्याच्या प्रबल इच्छेने हिमाचलाचे प्रत्यंत भूमीवर वस्ती करून असताना त्यांनी भारताचे आख्यान केल्यामुळे व शिवाय तपश्चर्याच्या कष्टानेही ते दमून गेले अशा वेळी त्या परमबुद्धीमान गुरुंची आम्ही म्हणजे सुमंतू जैमिनी दृढवर्ती पैल चौथा मी स्वतःच व व्यासांचा पुत्र शुकाचार हे सर्वजण परमास्थेने शुश्रूषा करीत होते आमच्यासारखे पाच उत्तम शिष्य भूताली उभे असता त्या हिमाचलावर व्यासमुनी हे भूतगणांनी परिवेष्टीत अशा भूतपती शंकराप्रमाणे शोभत होते तेथे असता अनन्य मनस्क व दांत अशा व्यासानी सांगोपांग सर्वही वेद त्याचप्रमाणे भारत या सर्वांचे व्याख्यानाचे पर्याय चालू ठेवले होते व आम्ही सर्वजण एकनिष्ठेने त्यांची उपासना करीत होतो एकदा काही एक कथानक चालले असता आम्ही त्यात विजयश्रेष्ठाला वेदव भारत यांचा अर्थ आणि त्यांचे स्वतःचे महानारायणापासून झालेले जन्म या यासंबंधी प्रश्न केला तेव्हा त्या तत्वज्ञाने प्रथम वेदांचा अर्थ व पुढे भारताचा अर्थ सांगून नंतर आपले नारायणापासून झालेले जन्माचे वृत्त सांगण्यास आरंभ केला व्यासमुने आम्हास म्हणाले ब्राह्मण हो हे ऋषीजन्माचे उत्तम आख्यान मला तपोबलाने प्राप्त झाले आहे हे फार अधिकारी प्रकट जा सर्वाख्या श्रेष्ठ है यह हे नीट ऐका सतवे वे सृष्टि निर्माण करना प्रसंग आला पापुन जो महायोगी नारायण त्याने प्रथम सर्वाधी मिंजे नाभी कमलापूर्न अमित तेजस्वी अशा ब्रह्मदेव निर्माण के लिए ब्रह्मदेव प्रकट जाता नारायण तैला तू परम समर्थ असा माझ्या नाभीपासून प्रजोत्पत्ती करता निपजला आहेस करता हे ब्रह्मदेवा आता तू जड व चेतन अशा विविध प्रजा उत्पन्न कर असे नारायणानी सांगताच ब्रह्मदेव तोंड फिरवून चिंतातुर होऊन बसला व वरदात्या देवास म्हणजे त्या समर्थ हरिला प्रणाम करून म्हणाला हे देवेशा प्रजानिर्माण करण्याचे मला कशाचे सामर्थ्य आहे मी केवळ प्रज्ञाही नाही त्यामुळे मी अगतिक होऊन आपलेच पायी लागत आहे तर या उपर आपणास काय करणं इष्ट असेल ते आपण करावे ब्रह्मदेवाने याप्रमाणे सांगताच त्या बुद्धिमंतात श्रेष्ठ अशा भगवान नारायणानी अंतरधन पाहून बुद्धीचे चिंतन केले त्याबरोबर बुद्धिदेवी ही प्रत्यक्ष मूर्तिमंत प्रभू नारायणापुढे येऊन उभी राहिली त्यावेळी सर्व योगातीत अशा त्या परमात्म्याने आपल्या योगशक्तीच्या त्या बुद्धीचे ठिकाणी संयोग केला मग ती बुद्धी त्या योगैश्वर्याचे योगाने हालचाल करण्यास समर्थ झालेली पाहून अव्यय असा तो समर्थ देव तिला म्हणाला हे बुद्धे लोकसृष्टी सिद्ध व्हावी याकरता तू ब्रह्मदेवात प्रवेश कर त्यावेळी ईश्वराचे आज्ञेवरून ती बुद्धी ब्रह्मदेवात शिरली याप्रमाणे बुद्धिदेव बुद्धिसंपन्न झाल्यावर हरीने पुनरपी त्याचकडे पाहून त्याला म्हटले की आता तरी मी सांगितल्या प्रकारचा विविध प्रजा निर्माण कर त्यावेळी ब्रह्मदेवानी श्रीहरीची ती आज्ञा शीरसावंद मानून उत्तर दिले फार बरे इकडे याप्रमाणे ब्रह्मदेवाला आज्ञा करून भगवान त्याच क्षणी अंतरधान पावले ते क्षणात आपल्या देवसंज्ञक स्थळी पोहोचले व तेथे जाऊन पूर्ववत आपले प्रकृतीशी एकरूप होऊन गेले इकडे परमेष्ठी ब्रह्मदेवाने दैत्य दानव गंधर्व रक्षोगण इत्यादी प्रकारची नानाविध सृष्टी उत्पन्न करून सर्व पृथ्वी भरून टाकली ते पाहताच भगवान नारायणाचे मनात असा एक दुसरा विचार आला की अरे ही बिचारी पृथ्वी या प्रजांचे भराने अगदी व्याकुळ होऊन गेली असे शिवाय हीच आजकाल कितीतरी बलाढ्य असे दैत्य दानव राक्षस उत्पन्न झाले आहेत हे तीव्र तपस्या करतील व उत्तम वर संपादन करतील आणि वर प्राप्त झाले म्हणजे सहजच हे सर्व त्या वरप्राप्तीने उन्मत्त होऊन दे मंडळी व तपस्वी मंडळी यांना त्राही त्राही करून सोडतील या करता या, या पृथ्वीवर नाना प्रकारच्या रूपाने अवतीर्ण होऊन आपण हिचे शनैश्चने भारहरण करावे हे सर्वथा न्याय प्राप्त आहे मी जेव्हा दुष्टांचे शासन व साधूंचे कृपेने पालन करण्याची व्यवस्था करेन तेव्हाच ही बिचारी सत्यनिष्ठ मेदिनी हा भार धारण करण्यास समर्थ होई बरे मी हिची उपेक्षा करणे समंजस नाही कारण मीच शेषाचे स्वरूप धरून पातालातून हिला टेका देऊन आहे आणि माझ्या आधारावरच हिने हे चराचर विश्व धारण केले आहे याकरता स्वतः जन्म घेऊन या, या पृथ्वीचे मला धारण करणे भाग या प्रकारचा विचार करून भगवान मधुसूदन याने जगताचे स्थित कर्ज आपल्या आपण प्रकट होऊन वराह नरसिंह तसेच मानसरूप वामन इत्यादी रूपे धारण करून या रूपाने मी दुष्ट दांडग्या सूरशत्रूंचा वध करणार असा संकेत केला नंतर त्या जगतकर्त्याने भो हो, भो हो, अशा प्रकारच्या घुमणाऱ्या स्वराने सरस्वती म्हणजे वाणी काढली त्यासरशी सरस्वतीपासून उत्पन्न झालेला परमसमर्थ त्रिकालज्ञानी सत्यवादी व दृढव्रत असा अपांतरनामक पुत्र त्यापुढे शिरनम्र करून उभा राहिला त्याला पाहताच त्या अव्यय अशा देवांच्याही कर्त्याने आज्ञा केली की हे धीमश्रेष्ठा तू आता वेदांचे व्याख्यान करण्याकडेच आपले कान म्हणजे लक्ष दे हे म्हणे या गोष्टीचे सांप्रत कारण आहे या याकरता माझे आज्ञेप्रमाणे माझा शब्द शेवटाच नाही मग अपांतर मुनीने भगवताज्ञेप्रमाणे त्या स्वयंभू मनवंतरात वेद विभक्त केले तेव्हा त्याच्या त्या कृतीने आणि योग्य तपस्या व यमनियमशीलता याने भगवान हरी संतुष्ट होऊन त्याला म्हणाले हे वत्सा तू याप्रमाणेच प्रतिमन्वंतरी वेद प्रवर्तक हो हे ब्रह्मन तू सर्वदा अढळ तुझवर कोणाचाही वरपगडा चालणार नाही आता पुनरपी जेव्हा पृथ्वीवर कलियुग प्राप्त होईल तेव्हा भरतवंशात कौरव नावाचे मोठे लोकप्रख्यात राजे होतील आणि हे द्विजश्रेष्ठा तुझपासून उत्पन्न झालेल्या त्या वंशजात तुझं वाचून आपसात फूट पडून परस्परांच्या संहार्थ ते उद्युक्त होती त्याही वेळी तू आपल्या तपोबलाने आतापर्यंतचे वेदांचे अनेक विभाग करशील मात्र कृष्णयुग अर्ण मात्र कृष्णच हो बाकी तू तपस्वी ना प्रकार से धर्मां ज्ञा करता होशे परंतु इतके चित्र मात्र विरक्त, विरक्त हो तथापि तुझे पोटी जो पुत्र हो श्री शंकरा कृपेने अत्यंत विरक्त केवल परम्मा वचन मिथ्या हो ऋषे ब्राह्मण ज्याला पितामहाचा बुद्धिमान मानसपुत्र म्हणतात असा जो सूर्याहून तेजस्वी व तपाचे श्रेष्ठ निधान वशिष्ठ ऋषी त्याचे वंशात पराशर नामाचा मोठा प्रभावशाली महर्षी होईल तो महा तपस्वी नवे, तपाचे केवळ वसिस्थी स्थान असा वरिष्ठ वेदनिधी तुझा पिता होईल केवळ बापाचेच घरी वाढलेली अशी कोणी कुमारी असेल व तिचे ठाई त्या पराशरापासून गर्भ राहून हे ऋषे तू त्यांचा पुत्र होशील तुला त्रिकालातील कोणतेही अर्थासंबंधे निसंशय ज्ञान राहील इतकेच नव्हे तर सांप्रतकालापूर्वी सहस्त्रावधी युग पर्याय लोटले त्याचेही तुला माझे इच्छेमुळे प्रत्यक्ष ज्ञान होईल शिवाय हे मुने यापुढे सहस्त्रावधी युगांचे फेरे तू पाहशील आणि माझे ध्यान करताच लोकात आद्यंतरहित व चक्रपाणी असा जो मी त्या मला प्रत्यक्ष पाहाशे हे महासत्वा हे माझे वचन अन्यथा होणार नाही आणि तुझी ही अतुल होई। वत्सा पुढे सूर्याचा पुत्र शनैश्चर हा मनु होणार आहे त्याचे मनवंतरात मनवादी गणांसह माझे कृपेने तूच व्यास होणार आहेस यात शंका नाही बाबारे या जगतात जी कोणती गोष्ट होते ते सर्व माझेच चेष्टीत होय कोणी कसा तर्क करतो आणि कोणालाच करता समजतो बाकी माझेच इच्छेस येईल तसा स्वतंत्र मी वागत असतो याप्रमाणे तो ईश्वर सरस्वती पुत्र जो अपांतरतम नामक त्याला बोलून वत्सा आता तू जा असे म्हणाला या प्रकारे मी त्या देव हरिने अद्न, हरिचे आज्ञे भरून नामाने झालो पुढे वशिष्ठ कुला आनंद देणारा असा हा सांप्रतचा व्यास झालो असो या प्रकारे नारायणाचे कृपेने व नारायणाचेच अंशाने माझे पूर्व जन्म झाले होते ते मी तुम्हाला सांगितले हे बुद्धिवंत हो मी पूर्वी अखंड स्थिर असा समाधी राखून फारच कठीण आणि अतिदीर्घकाल असे तप केले म्हणून ही योग्यता पावलं वत्स हो तुम्ही माझे भक्त माझे तुमचेवर प्रेम म्हणून मी तुमचे प्रश्नाप्रमाणे माझे मागील जन्म वो पुढील जन्म सर्व काही तुम्हा सांगितले वैशमपायन सांगतात राजा तू प्रश्न केलास त्याप्रमाणे निर्मल बुद्धीचे जे आमचे गुरुवर्य व्यास त्यांचा पूर्वकालचा जन्म सांगितला आता हे राजर्षे तुझ्या पहिल्या प्रश्नाप्रमाणे सांख्य योग पांचरात्र वेद तसेच पाशुपत हे जे निरनिराळे लोकांना संमत असे अनेक ज्ञानपंथ आहेत त्यांची माहिती सांगतो आई सांख्यशास्त्र कपिलानी सांगितले त्यास परमर्षी अशी पदवी आहे योगशास्त्राचा पुरातन ज्ञाता हिरण्य गर्भच दुसरा कोणी नव्हे अपांतरतमा हाच पहिला वेदाचार्य या अपांतरतमालाच कोणी प्राचीन गर्भ असेही नाव देतात ब्रह्मपुत्र जो उमापती किंवा पशुपती श्रीकंठ शिव त्याने अव्यग्रछित्ताने हे पाशुपत मत निर्माण केले सर्व पांचरात्र मताचा ज्ञाता तर स्वतः नारायणच परंतु हे नृपश्रेष्ठा तुला एक सांगून ठेवतो इतके जरी भिन्नपंथ आहेत तर या सर्वात एक गोष्ट सारखीच दिसून येते ती ही की या सर्वातही वेद व अनुभव यांना संमत अशी परमगती प्रभू नारायणच होईल सर्वांची धाव नारायणाकडेच व नारायणापर्यंतच मार्ग मात्र भिन्न परंतु राजा जे अज्ञानी आहेत त्यांना नारायणाचे हे रहस्य कळत नाही पण जे कोणी मननशील व शहाणे करते आहेत ते नारायणालाच परमगती असे म्हणतात आणि माझेही मत याहून भिन्न नाही श्रुती व अनुभव यांचे बलाने जे कोणी निसंदेह झाले अशा सर्वांचे ठिकाणी श्रीहरी हा सर्वदा उभा आहे कर्कटामुळे जे संशयात पडले आहेत अशांचे ठिकाणी तो माधव पाऊल टाकित नाही हे राजा जो कोणी गमाला मानून त्यात सांगितलेल्या क्रमाने चालतात ते देखील निष्काम भक्तिबलाने श्रीहरीत मिळतात हे राजा सांख्य व योग ही दोन्ही शास्त्रे सनातन आहेत अखंड वेदही सनातन आहेतच आणि सर्व ही पुराण ऋषी एकमता प्रतिपादले कि हे सर्व पुराण विश्व नारायण रूपस होय स्वर्ग अंतरिक्ष पृथ्वी कि जल यात को ही वेदाज्ञे से आधारे बरे कि वाइट जे कर्म केले के लिए जे सर्वान सा प्रवर्तक अंतरयामी तो ऋषि नारायण है हा निश्चय समझावा ओम तत्स